वाल्मिकी रामायण बालकांडव सर्ग चौऱ्याहत्तरावा रात्र संपल्यानंतर महामने विश्वामित्र त्या दोघाही राजांचा निरोप घेऊन उत्तर पर्वताकडे गेले विश्वामित्र गेल्यानंतर राजा दशरथ वैदेह मिथिलाधीशाचा निरोप घेऊन लवकरच आपल्या नगरीकडे निघाला विदेहाच्या राजाने पुष्कळ कन्याधन दिले त्यात लक्षावधी गायी उत्तम प्रकारची कांबळी मोठी संख्येने रेशमी आणि साधी वस्त्रे व हत्ती घोडे रथ पायजा दिव्य रूपाच्या आणि उत्तम अलंकाराने शृंगारलेल्या शंभर कन्या त्यांना उत्तम दासदासी म्हणून दिल्या राजाने आनंदित अंतकरणाने रूपे सोने मोती प्रवाळ असे बहुत व उत्तम कन्या धान नाना प्रकाराने हे सर्व देऊन राजा जनक दशरथाला निरप देऊन आपल्या नगरीत परतला पर अयोध्यापती दशरथसुद्धा आपल्या महात्म्या पुत्रांसह सर्व ऋषींना पुढे करून त्यांच्या मागोमाग आपल्या ग सैन्यासह गेला तो शूर राजा ऋषीघर संघ व आपले पुत्र यांच्यासह जात असताना पक्षी आजूबाजूला घोर शब्द करू लागले भूमीवरचे पशु उजवी घालून जाऊ लागले ते पाहून राजाने वशिष्ठांना विचारले पक्षी उग्र आणि घोर बनले आहेत पशु उजवी घालून जात हे हृदयाला कंपमु उत्पन्न करणारे काय बरे असावे माझे मन विषण झाले राजा दशरथाचे हे बोलणे ऐकून महान ऋषी गोड शब्दाने म्हणाले ऐक याचे फळ पक्षीमुखातून काहीतरी घोर भय उत्पन्न झाले असल्याचे बाहेर पडत आहे पण पशु शांती होणार असे सांगत आहे तेव्हा त्रास करून घेऊ नकोस त्यांचा असा संवाद असता मोठा वारा सुटला तो साऱ्या पृथ्वीला कापू लागला वशिष्ठ आणि इतर ऋषी तसेच राजा आणि त्याचे पुत्र एवढेच काय ते शुद्धीवर राहिले बाकी सारे चेतना रहित झाल्यासारखे झाले त्या घोर अंधारात जणू भस्माखाली सारे सैन्य झाकून गेले अशा स्थितीत राजाला भयंकर स्वरूपाचा जटामंडलधारी राजांचा निपात करणारा जमदग्नीपुत्र भार्गव दिसला तो कैलासाप्रमाणे दुर्धर्ष प्रलयाग्नीसारखा दुस्सह हो, तेजाने जणू जळत असल्यासारखा दिसल्यामुळे पामर जना त्याच्याकडे पाहणेसुद्धा अशक्य असा तो जामदग्नी खांद्यावर नागवा परशु परशू घेऊन आणि विजेच्या लखरखाटणार ना, लखरकणाऱ्या रेषेसारखे धनुष्य आणि भयंकर बाण हाती घेऊन जण त्रिपुराचा नाश करणारा शिवच जसा असा पुढे येऊन ठेपला त्या प्रज्वलित अग्निसारख्या प्रचंड मूर्तीला पाहून वशिष्ठादी सर्व जप जपहोमपरायण ब्र... <coughs> <coughs> ब्राह्मण मुनी एकत्र होऊन आपापसात बोलू लागले पित्याच्या वधाचा सूड घेण्याकरता हा क्षत्रियांचा उच्छेद तर टाकणार नाही पर पूर्वी क्षत्रियांचा वध करून हा शांत झाला होता याचा संताप नाहीसा झाला होता पण पुन्हा क्षत्रियांचा उच्छेद करण्याचे तर याच्या मनात आले नसेल ना असे म्हणून भयंकर दिसणाऱ्या त्या ग भार्गवाला अर्घ्य देऊन ऋषीमुखाने राम राम असे मधुर शब्द बोलू लागले त्या ऋषींचा सत्कार ग्रहण करून तो प्रतापी जामध् राम दाश रामाला बोला बाळकांडाचा चौऱ्याहत्तरावा सर्ग समाप्त